पुस्तकाचे नाव साने गुरुजींच्या गोड गोष्टी भाग पाच दुखी, वाचन विद्यापाटील प्रकरण पहिले साधू नंदगाव जिल्ह्याचे गाव होते नंदगावची वस्ती तशी फारशी नव्हती वीस हजारसंख्या असेल फारसे उद्योगधंदे तेथे नव्हते सरकारी कचेऱ्या वगैरे पुष्कळ होत्या त्यामुळे नंदगावचे महत्व शिवाय तेथे एक मोठा तुरुंग होता लांब लांबचे कैदी नंदगावच्या तुरुंगात आणून ठेवण्यात येईल तुरुंग म्हणजे पृथ्वीवरचा नरम आज तुरुंग थोडे तरी सुधारलेले आहेत कैद्यांना पशुनही वागवण्यात हातापायात जड साखळदंड पडायचे फटके केव्हा बसतील त्याचा नेम नसे तुरुंगातून मोठी शिक्षा झालेला कैदी जिवंतपणे बाहेर पडणे जवळ अशक्य असे तुरुंगातील हाल अपेष्टा बाहेरच्या जगात सांगण्यासाठी तो कधी नसे। नसेने त्याचे आयुष्य कमी हुई व तो तुरुंगातच मरेल तुरुंगातील जीवन म्हणजे भयान जीवन कैदी रडला नाही असा एक दिवस जात दिसे व अश्रू यांचेच वातावरण तुरुंगात असे एके दिवशी सायंकाळच्या वेळी नंदगावात एक मनुष्य हिंडत होता तो उंच होता हार्डपेर मजबूत होते परंतु तोंडावर चिंता होती त्याच्याजवळ काही नव्हते अंगावर फाटके कपडे होते तो रात्रीपुरती निवाऱ्याची जागा बघत होता तो एका हॉटेला शिरला त्याने थोडे खायला मागितले तेथील एका जागेवर तो बसला पैसे आहेत का रे भिकाऱ्या आहेत जो नाण्या काय देऊ जे देता येईल ते दे द्या इतक्यात कोणीतरी त्या हॉटेलात आला तो मालकाच्या कानात काही फुटपुटला व निघून गेला ए भिकाऱ्या इथं नाही तुला काही खायला मिळणार इथून चालता हो आश्चर् चोरबीर खाशील दोन आणण्याचं परंतु निश्चिल दोन हजारांचं मोठं हुशार तुम्ही या कामात चल निक उठ एवढं खाऊन जाऊ दे पुढं आणलेला खास मागं नेऊ नका ते काही नाही तू आधी उठ तो भिकारी बाहेर पडला तो आणखी एका हॉटेलात शिरला परंतु तेथेही मगासारखाच अनुभव आला त्याला कोणत्याही खानावळी किंवा हॉटेलात जागा मिळणार शेवटी एका मोठ्या घराच्या बाहेरच्या ओट्यावर तो बसला थोड़ा वेथे पड़न परंतु मालकाचा भाया बाहेर आला तो कूत्यापेक्षा ही अंगा वुड़गुड़ाला अनाथाला हाकलन दिए आता तो गरीब बापड़ गाँव निपनास को निवारा देना नहीं अला गावा बाहर जावेखाद्या पड़ा अनेरवले तो आता दमुन गेता पोटा अन्न न शेवटी एका झाडाखाली तो बसला त्याच्या डोळ्यातून पाणी आले तुरुंगातून सुटल्यावरही हे पोलीस का सारखे मागे कायमचा चोर आम्हाला का या जगात मग कोठेच का आधार नाही मिळायचा अशा विचारात तो होता परंतु त्याचे अश्रू पाहून आकाशाला जणू वाईट वाटले आकाशाचे तोंड काळमडले एकाएकी ढग जमा झाले तारे दिसीनासे झाले टपटप असा जाड थिंबांचा पाऊस पडू लागला वाराही जोराने वाहू लागला देवही आपल्या पाठीस लागला आहे असे त्या दुर्दैवी माणसास वाटले देवाच्या आकाशाखाली तरी रात्रभर पडू असे त्याला वाटत होते परंतु ते आकाशही का रागवले माझ्याखाली भिजू नको भिजवून टाके नाहीतर उठ असे का आकाश त्याला सांगत होते पाऊस जरा थांबला परंतु रात्री खूप येणार अशी लक्षणे दिसत होती इतक्यात तिकडून एक मनुष्य आला तो नंदगावात जात होता झाडाखाली एक दुखी मनुष्य आहे असे पाहून तो थांबला रात्रीच्या वेळी इथं कार्य पाऊस येणार मग कुठं जाऊ मला घर ना, जाओ, ना दार ना सोयरा कुठं जाऊ या गावात कुणीही रात्री पुरता आधार देईना असा सरळ जा मग उजव्या बाजूला वळ तिथं एक लहानसं घर आहे घराभोवती बाग आहे त्या घरी तुला जागा मिळेल तिथं सर्वांना परवानगी आहे तिथ कधीही कोणाला नकार दिला जात नाही जा तिथं जा त्या घरात एक साधू त्याची बहीण राहता अनाथांचं ते घर आहे जगाने टाकलेल्यांचं ते घर असे सांगून तो भला मनुष्य निघून गेला आमचा हा दुर्दैवी मनुष्य उठला व चालू लागला काही वेळ चालल्यावर त्याला ते घर दिसले कुत्री वगैरे तेथे नव्हती तो घराजवळ आला त्याने दार लोटले तो उघडले दाराला कडी नव्हती एकदम को उठले दिवा कोण साधु ही विचार मी एक अनाथ है रिपुरता आधार हवा गावत ही जागा देना शेवटी तुम्हारक आलो तुम्हें तरी निराश करना नहीं मन धरन आलो या, बसा। बसा हो, बसा तु। है या बस ये घर तुम्हारे सर्व्च्चे है बस हो बस इत भिजा वे आता दिवा मार्गन पड़ लुम जेवन वगैरह का नहीं मग आधी जेवा थांबा मी ताईला उठवतो तिला ताजा स्वयंपाक करायला सांगतो अहो तुम्ही म्हणजे देवच देवाला का शेळपाक वाढायचं आधी आज उरलं सुरलं नसलेलंही काही तुम्ही इथं बसा नाही तर पडा तुम्हाला पाय धुवायला पाणी आणून देतो असे म्हणून तो साधू आत गेला त्याने दुसरा दिवा लावला घरातून बादलीभर पाणी आणून दिली त्या दुर्दैवी माणसाने पाय धुतले हा घ्या फडका याला पुसा पाय आणि आता इथं पडा जरा विश्रांती घ्या आता होईल स्वयंपाक ताई मी पटकन करू आता घरच्यासारखं राहा संकोच नको बरका, का साधू आत गेला ताईही उठली चूल पेटली ताजा ताजा स्वयंपाक तयार झाला ताईने पत्रावळ मांडली परंतु तिचा तो बहु म्हणाला ताई पत्रावळ नको ते कपाटात चांदीचा ताट आहे ना ते मांडू त्या ताटाचा आज उपयोग करू आणि तो चांदीचा दिवा आहे ना तो लावू या पाहुण्यासमोर दिवा लावू हसतेस काय ताई आई या गरिवाडात सर्वानी हाकलून दिलं आपण त्याचं सर्वोत्तम स्वागत करू आपल्याकडे येऊन जाऊन या दोन मोलाच्या वस्तू आहेत चांदवीचं ताट माझ्या एका वाढदिवशी माग मित्रानं दिलेलं आणि तो दिवाच एका आठवत का तुला हो तुम्ही सर्व हाती पतितांना प्रेमाचा प्रकाश देता सृष्ट दुष्ट म्हणत नाही तुम्हाला काय देऊ एक दिवा देतो तुमचं जीवन म्हणजे प्रेमाचा दीप असं म्हणून त्या एका गृहस्थानं तो दिवा दिला होता मी कशी विसरेन मग काढू तो दिवा तो हां। लावू मी त्यांना बोलावतो पाठ मांडण्यात आला चांदीचे ताट ठेवण्यात आले तो चांदीचा दिवा ला प्रकाश पडला होता जणू त्या साधूच्या अंतरात्म्याचा सा तो प्रकाश होता तो निराधार पाहुणा आत ते स्वागत पाहून त्याचे हृदय उचंबळून आले तो जेवायला बसला आता पोटभर जेवा महाराज मजड स्वागत कशाला मी को ना है है तर तुम्ही चांगले आगी स्वतः का समझता मनुष्य परिस्थिति वाइट होतेजिक रचने मईट हो चले आहत जेवा स्वस्थ बनाना ताई तड़ ना साधु मनाला जेवन ताई ने ताट लगे घासन तो दिवा तिने पुसुला ती भावाला म्हणाली भाऊ हे कपाटात ठेव असे ना का खालीच ठेव भिंतशी भाऊ म्हणाले मी आता निसते ताई म्हणाली बाबा आपल्या पाहुण्यांना पांघरायला लागेल ना त्या गाठोड्यात एक शाल होती ना ती ते काढून ताईने शाल काढून दिली दगली भागलेली ताई झोपी गेली साधूने पाहुण्यासाठी स्वच्छ सुंदर अंथरूण तयार केले त्यावर ती शाल पांघरण्यासाठी ठेवली नंतर तो त्या पाहुण्यास म्हणाला या आपण दोघे प्रार्थना करू पाहुणा आला साधू व तो दोघे शांतपणे बसले त्या साधूने एक सुंदर प्रार्थना म्हटली प्रार्थनेनंतर काही वेळ तो साधू डोळे विठून बसला होता नंतर तो पाहुण्यास म्हणाला पहा आता तुम्हाला उशीर झाला दमले भागलेले तुम्ही शांतपणे झोपा दिवा माळवला गेला साधू झोपी गेला पाहुणाही झोपला रात्री पाऊस फार पडला नाही त्या झाडाखाली साधूच्या घरी या अनाथ माणसाने यावे एवढ्यासाठी जणू तो पाऊस आला होता आता आकाश निर्बळ होते तारे चमचम करीत होते त्या पाहुण्याची एक झोप झाली तो जागा झाला त्याला आता झोप येईना त्याच्या मनात निराळे विचार येत होते किती या साधूचा प्रेमस्वभाव कसं यानं मला वागवलं जरूर मी त्याचा जावई त्याचा देव मला चांदीचं ताट समोर चांदीचा दिवा खरंच ते चांदीचं खाली भिंतीशी ठेवलेलं थे आहे तो दिवाही तिथंच आहे त्या दोन्ही वस्तू मी लांबवल्या तर काय हरकत आहे मी भांडवलाशिवाय उद्योगधंदा तरी कोणता करू जवळ दिडकी नाही साधूला काय करायच्या या चांदीच्या वस्तू या झोपडीत चांदी शोभत नाही पळवाव्या या दोन्ही जीन्स परंतु ही कृतज्ञता आहे ज्यांनी इतकं प्रेम दिलं त्यांच्याच घरी का करू सर्व जगानं मला दूर लोटलं या महात्म्यानं पोटाशी धरलं त्यानं माझ्यावर विश्वास टाकला तू वाईट नाहीस चांगला आहेस असं मला म्हटलं त्याच्याकडे का चोरी करू त्या साधूला काय वाटेल त्याची ताई काय म्हणेल काही का, का म्हणत का का ना म्हणतील त्याला जरूर होती म्हणून त्या वस्तू त्यानं लांबवल्या नाहीतर मी उद्यापासून जगायचं कसं हा प्रश्न आहे माझ्यासमोर मी सत्सद विवेक कशाला कुरकुल करते गप्प बस ग गप, असे त्या पाहुण्याच्या मनात चालले होते हो ना चालले होते सतसत प्रवृत्तींचा झगडा चालला होता शोटी असत प्रवृत्ती विजयी झाली तो पाहुणा हळूस उठला पाय न वाजवता मांजराप्रमाणे आत गेला जरा थांबला दोघांचे श्वासोच्छा ऐकू येत होते साधू शांतपणे झोपला होता आत ताही गाड झोपत होती त्या पाहुण्यानं हळूच ते ताट व तो दिवा उचलून घेतला तो बाहेर आला सारे शांत होते पांघर्याने दिलेल्या शालीत त्या चांदीच्या वस्तू गुंडाळून तो बाहेर पडला कोणीही बघत नव्हते वरून तारे फक्त पाहत होते कोणी पुत्री तिथे भुंकायला नव्हती परंतु आज सतसत विवेक होती पहाट झाली साधू उठला त्याने केले। त्या तो पहाटे उठे नंतर झाडांना पाणी घाली खून झाडांना पाणी घाली काही सुंदर फुले तोडून घे मग थोडी भाकर खाऊन तो गावातील गरीब वस्ती हिंडायला निघेल साधू येण्याची लहान मोठी माणसे वाढ बघत असत सूर्याचे किरण येताच फुले फुलतात त्याप्रमाणे साधूची प्रेमळ मुखमुद्रा पाहताच सर्व गोरगरीबांना आनंद होईल तो सर्वांची चौकशी करेल कोणी आजारी वगैरे नाही ना बिचारी कोणी आजारी असेल त्याच्याकडे जाईल त्याचे जरा पाय चिपी तोंडावरून डोक्यावरून प्रेमाने हात फिरवे किंवा एखादे सुवासिक फुल त्याच्या अंथणाजवळ ठेवे खिडक्या उघड्या टाके घाण असली तर दूर करेन काही औषध सांगेल जवळ असेल तर ते दे मुलांना गोष्टी सांगे कोणाला खाऊ दे अशा रीतीने त्याचा वेळ जाईल अकरा वाजेपर्यंत सर्व दरिद्री नारायणाच्या वस्तीतून हिंडून आल्यावर तो स्नान करे नंतर प्रार्थना करून जेवे थोडा वेळ वामपुक्षी करी, नंतर काही वाची पुन्हा एकदा गावातून हिंडून येईल सायंकाळी घरी येईल पुन्हा झाडांना फुलांना पाणी घाली नंतर बाहेर खाट टाकून पडे जेवण व प्रार्थना झाल्यावर तो बाहेरच निजे पाऊस असला तरच तो आत नेजे बाहेर खाटेवर पडून आकाशातील मंगल व पवित्र तारे पहात पाहत तो झोपी जाईल साधू म्हणे माझं काम एकच दिवसापृथ्वीवर फुलं फुलवणं व रात्री देवाच्या अंगणात आकाशातील फुलं बघणं साधू याप्रमाणे खरोखर वागे तो पहाटे व सायंकाळी खुलझणांना पाणी घालून त्याच्यावर फुले फुलवी इतकेच नव्हे तर गोरगरिबांच्या वस्तीत जाऊन तेथील स्त्री पुरुषांना लहान थोरांना सहानुभूतीचे पाणी देऊन त्यांची जीवने फुलवी त्यांची मुख कमले फुलवी साधूची मोठी बही होती ती विधवा होती तिला बोल ना बाळ ती आपल्या भावाला मदत करेल तिचे त्याच्यावर त्याचे दुखले खुपले की ती बघेल स्वयंपाक करेल मिळेल वेळ तेव्हा जप करीत बसे साधूच्या घरायला कधी कुलूप नसेल तो प्रथम कडी लावी परंतु पुढे कडी कोयंडे त्याने काढून टाकले आपल्याला कसलं भय काय आहे आपणाजवळ असे तो म्हणे एखाद्या वेळेस ताई त्याला रागवे तुला व्यवहार अगदीच कळत नाही असे मने, परंतु साधू असे गोड असे आजही साधूचावण तिने केले ती चांदीची भांडी नीट ने पुसून कपाटात ठेवावी म्हणून आली चांदीची भांडी दिसत ना तो पाहुणाही कुठे दिसेना भाऊ अरे भाऊ तिने हाक मारली काय ग ताई ते पाहुणे कुठे गेले अकस्मात आले अकस्मात गेले आपल्याकडून त्यांची अधिक सेवा व्हायची नव्हती दुर्दैव आपलं खरंच दुर्दैव अरे तो लफंग्या होता बहुतेक करून चांदीचा सा ताट व दिवा घेऊन गेला घरात दोन्ही वस्तू नाही चोर असावा तो तरी तुला कधीपासून मी सांगत होते की या दोन वस्तू विकून टाकाव्या व पैसे गरीबांना द्यावे परंतु तू ऐकलं नाहीस प्रेमाच्या देणग्या का कुणी विकतो असं आपलं तुझं सुदान कदा सांग आपल्या घरात त्या वस्तू होत्या म्हणून ना चोरी करण्याचा त्या पाहुण्याला मोह झाला आपणच वाईट गरीब लोक जगात उपाशी असता घरात सोनं चांदी ठेवण्याचा अधिकार काय ती गरीबांची रोटी आपण चोरून ठेवली होती ताई बरं झालं घर निर्मळ झालं आपल्या त्या पाहुण्याच्या हातून चूक झाली आपला दोष परंतु आता काय करायचं असो तू घरात वाटेत त्याला घेतोस मनुष्य कोण कसा असेल याचा विचारही तू करीत नाहीस तू अगदी बावळट आहेस जरातरी विचार नको का करायला ताई आपण स्वतः वाईट नाही न वागत एवढाच माणसानं विचार करावा दुसऱ्यांची चिकित्सा मी कशाला करू मला माझं जीवन निर्मळ करू दे, जगाला आपण चांगलंच म्हणावं आपली श्रद्धा जगावर लादावी आपला संकल्प जगावर लादावा त्याचा आज न उद्या केव्हा परिणाम होईल आपण अविश्वासी माणसावर सुद्धा विश्वास टाकावा त्याचा केव्हा तरी झाल्यापासून राहणार नाही मनुष्याला सुधारायला हाच मार्ग असो मी आता जातो भाकर खाऊन जा विसरलाच वाटतो कर लवकर बहीण बाबांचे असे बोलणे चालले होते तो तिकडून काही पोलीस एका माणसाला मारी ते साधूकडे येत होते साधू अंगणात उभा राहिला ताईही उभी राहिली का मारता मनुष्याला पशुप्रमाणे वागवू साधू म्हणाला साधू महाराज यानं तुमच्याकडच्या वस्तू चोरल्या आहेत चांदीचं ताट व चांदीचा दिवा त्याच्यावर तुमचं नाव आहे हा चोर आहे मोठा बदमाश आहे कालच तो सुटला आम्ही त्याच्या पाळतीवरच होतो गावात त्याला कुठं जागा मिळून गेली नाही तुम्ही त्याला जागा दिली परंतु जिथं जेवला तिथं फटके मारले पाहिजे थांबखुराला मुख्य पोलीस म्हणाला मी यांना ओळखतो माझ्याकडे ते रात्री झोपले मीच त्यांना ते ताट होतो दिवा देऊन टाकला तुरुंगातून तु सुटल्यावर त्यांना कुठं जावं जवळ एक दिडकी नाही मी त्यांना या दोन वस्तू देऊन म्हटलं या वस्तू विका जे पैसे मिळतील त्यांच्या आधारे काही उद्योग करा भाजीपाला विका चिवडा शेव विका काही प्रामाणिक उद्योग करा त्यांनी या वस्तू चोरलेल्या नाही उगीच संशयावरून त्यांना मारलं आधी तुम्ही मला विचारायला पाहिजे होतो सोडा त्यांना एकदा कानफटे नाव पडलं म्हणजे कायमच पडतो मनुष्य का नेहमीच वाईट असतो आपल्या अशा दुष्टवर्तनानं मात्र निराश होऊन तो खरोखरच वाईट बनेल एवी तेवी चोर चोर नेहमी म्हणतात तर करूया चोरीच एवी तेवी दुष्ट म्हणतात तर हो दुष्ट असे मनुष्य म्हणून लागतो म्हणून दुसऱ्याविषयी नेहमी सत्संकल्प करावा असो जा जा तुम्ही सोडा त्यांच्या दंडाच्या दोऱ्या साधू म्हणाला मग हा सांगत होता ते खरं पोलिस म्हणाले काय सांगत होता की त्या साधूभवानं मला या दोन वस्तू दिल्या आहेत मी चोरल्या नाही परंतु त्याच्या सांगण्यावर आमचा विश्वास बसेना आता तुम्हीच सांगत आहात तर आम्ही सोडतो त्याला परंतु साधू महाराज जग काही फार चांगलं नाही ते चांगलं केलं पाहिजे त्याला प्रेम हाच मार्ग साधू म्हणाला पोलीस निघून गेले तो चोर उभा होता त्याची मान खाली झाली होती त्याच्या डोळ्यातून पाणी येत होते गड्या हे पाणी तात्पुरत्या पश्चातापाच न होता खऱ्या शेवटच्या पश्चाताच असू दे तुझा आत्मा आज मी वाचवला आहे पुन्हा तो मलिन होऊ देऊ नकोस समजलास ना तुझ्यासाठी काल रात्री प्रार्थना केली पुन्हाही करेन असे म्हणून साधूने त्याच्या पहाटीवरून हात लोडला तो चोर ते दिवा परत देऊ लागला नको ती खरंच मी तुला दिली आहे जा आता तुझं नाव काय साधूने विचारलं वालजी असं तो थरथरणारा चोर म्हणाला साधू कामाला गेला ताई घरात गेली वालजीनेही कृतज्ञतेने कोथंबून निघून गेला